आपल्या आयुष्यात मैत्री ही सर्वात मोठी संपत्ती आहे खरी मैत्री आपल्याला संकटातून वाचवते पण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यास आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते आज आपण एक सुंदर गोष्ट वाचणार आहोत हिरण कौ्वा आणि सियाराची ही गोष्ट आपल्याला शिकवते की सावधगिरी निष्ठा आणि शहाणपण हेच खरं मित्रत्वाचं खरे मूल्य आहे गावातील सकाळ गावातली एक शांत सकाळ होती हवामान थंड होतं झाडांच्या पानांवर ओस पडली होती पक्षी गोडगाणी गात होते त्या गावात एक हिरवा हिरण आणि एक काळा कौवा राहात होते दोघं खूप चांगले मित्र होते हिरण होता वेगवान स्वभावाचा कौवा होता हुशार पण थोडासा टोमणे मारणारा त्याच गावात एक सियार देखील होता गावातील लोक त्याला चाला कपटी आणि फसवणूक करणारा म्हणून ओळखत कव्याची चेतावणी एका दिवशी हिरण आणि सियाराची भेट झाली सियार गोड भाषेत बोलू लागला मित्रा हिरणा तू किती सुंदर आहेस चला जवळच्या शेतात फळं शोधायला जाऊया हिरणाला सियाराची भाषा आवडली आणि तो आनंदाने तयार झाला पण दूरवर बसलेला कव्वा हे सगळं पाहत होता त्याने हिरणाला इशारा दिला अरे मित्रा हा सियार धूर्त आहे याचावर जास्त विश्वास ठेवू नकोस तो तुला फसवेल पण हिरणाने कव्याचे बोलणे दुर्लक्षित केले आणि सियाराबरोबर निघून गेला जाळ्यात अडकलेला हिरण दोघेही शेतात गेले तिथे हिरणफळं शोधत होता अचानक हिरण जाळ्यात अडकला तो घाबरून उडी मारू लागला पाय घट्ट अडकले होते डोळ्यात भीती आणि अश्रू होते सी आर हसत म्हणाला आता शेतकरी आला की तुला घेऊन जाईल मलाही तुझं मांस खायला मिळेल ह हा हिरण रडू लागला त्याला आपली चूक समजली तो मित्राचा सल्ला ऐकला नाही कवव्याची हुशारी हिरणाचा रडण्याचा आवाज ऐकून कव्वा लगेच धावून आला त्याने हिरणाला सांगितले ऐक मित्रा आता तू शांत बस आणि मरण पावल्यासारखं नाटक कर श्वास मंद कर डोळे बंद कर हिरणाने कव्याचं ऐकलं आणि पडून राहिला शेतकऱ्याचं आगमन थोड्या वेळात शेतकरी आला त्याने जाळ्यात अडकलेला हिरण पाहिला आणि म्हणाला अरे रे माझं शेत नष्ट करणार हा प्राणी आता याला घेऊन जाऊ शेतकऱ्याने जाळं उघडलं तेवढ्यात हिरण अचानक उठला आणि भरधाव पळून गेला शेतकरी थक्क झाला त्याने रागाने सियाराकडे पाहिलं आणि दगड फेकून त्याला हाकललं सियाराची लाज सियार पळून गेला गावकऱ्यांमध्ये त्याची प्रतिमा आणखीन खराब झाली त्याला समजलं मित्राला धोका दिल्यामुळे तो स्वतःच अडकला हिरण आणि कव्याची मिठी हिरणधावत कव्याजवळ गेला त्याने कव्याला मिठी मारून रडत म्हटलं मित्रा तुझ्यामुळे मी वाचलो मी तुझं ऐकलं नाही माफ कर कववा हसत मनाला खर मित्रत्वे विश्वास सावधगिरी निष्ठा चातुरयापेक्षा खरी मैत्री मोठी असते मॉरल ऑफ द स्टोरी ही गोष्ट अपने तीन गोष्टी शिकवते एक चुकी विश्वास नका दोन खरा मित्र संकट ओड़खता फसवणूक करना शेवटी स्वतःच अड़कतो मुला समझनेसारखा खरी मैत्री मजे विश्वास निष्ठा फसवणूक करणारा नेहमी स्वतःच हरतो निष्कर्ष ही गोष्ट फक्त मुलांसाठी नाही तर मोठ्यांनाही डोळे उघडणारी आहे आपण चुकीच्या लोकांच्या गोड बोलण्याला बळी पडलो तर आपल्याला मोठा नुकसान होऊ शकतं खरी मैत्री म्हणजे फक्त सोबत नाही तर संकटात साथ देणं सावधगिरी ठेवणं आणि प्रामाणिक राहणं